इथापनिती वाचक मिरिंद कव्हाणकर गोष्ट तीनशे शहात्तर वानर आणि अग्नी देवाने अग्नी जेव्हा प्रथम निर्माण केला तेव्हा त्याचे तेज व सौंदर्य पाहून एक वानर इथे भरून गेले ती गुडघे टेकून त्याला मिठी मारायला तयार झाले त्यावेळी तेथे असलेला देवदूत त्याला म्हणाला अरे तुला आपल्या दाढीची काळजी आहे ना असे तर अग्नीपासून दूर राहा जवळ जाशील तर हा अग्नी तुला जाळून टाकील ते ऐकून वादर म्हणाले असं आहे तर हा मोहक पण भयंकर पदार्थ देवाने का पद निर्माण केला यावर देवदूत म्हणाला अरे याच्या शिवाय माणूस जिवंत राहू शकणार नाही या वस्तूचा दुरुपयोग केला तर माणूस संकटात पडेल पण इथा प्रकाश आणि उष्णता यांचा चांगला उपयोग केल्यास ठीक वस्तू माणसास सुखकारक होईल सात्र्य पाणी वीज किंवा अग्नी या वस्तू अशा आहेत की त्यांचा जसा सदुपयोग करता येईल तसा दुरुपयोगही करता येईल सदुपयोग केला असता त्या वस्तू माणसाच्या हिताला कारण होतील पण दुरुपयोग केला असता त्याच वस्तू माणसाचा नाशही करू शकतील गोष्ट तीनशे सत्याहत्तर काळा माणूस पूर्वी काही देशामध्ये गुलामांचा व्यापार चालत असेल त्यावेळी एकदा एका गोऱ्या माणसाने एक काळा गुलाम विकत घेतला त्याचा काळेपणा पाहून त्याला वाटले की त्याच्या घाणेरड्यापणामुळे त्यांच्या अंगावर मळ खासून तो काळा दिसतो आहे त्याला चांगली आंघोळ घातली व मळ धुवून काढला तर तो, तो आपल्या प्रमाणात बोरा दिसू लागेल म्हणून त्याने नोकऱ्याकडून साबण शिकेकाई इत्यादी लावून व दगडाने त्याचे अंग घासून त्याच्या डोक्यावर सारखी भार धरली असे दिवसातून चार पाच वेळा केले याचा परिणाम असा झाला की तो माणूस बोरा तर झाला नाही पण उदक थंडीने हातपाय गारठवून आजारी पडला व प्राणात मुकला तात्पर्य नैसर्गिक टाकण्याचे काम माणसाच्या सामरस्या बाहेरचे आहे तीनशे अठ्यात्तर एक डोळा असलेले हरिण एका हरणाचा एक डोळा फुटला म्हणून ते नेहमी समुद्राकाठी चरत असे समुद्राच्या बाजूने आपणास भेटली नाही तेव्हा फुटका डोळा समुद्राकडे व धडका जमिनीकडे केला म्हणजे जमिनीवरून येणाऱ्या शत्रू पासून आपला बचाव करता येईल असे त्याला वाटेची शिकार करण्यात चा उपाय चालेल ना मग तो होळीत बसून समुद्रातून हरणा जवळ आला व गोळी झाडून त्याने त्याचा प्राण घेतला प्राण जाते वेळी हरिण मनाशीच म्हणाले काय हे दुर्दैव तुझी करणी विचित्र व अगम्य आहे जिकडून मला धोका पोचण्याची शक्यता होती तिकडून तो न पोचता मला सुरक्षित वाटणाऱ्या बाजूने तो पोचला खरंच हा दैवय नाश करण्यास प्रवृत्त होतात व जे आपणाला अविश्वासू वाटतात तेच प्रसंगी आपल्याला उपयोगी पडतात असे कधी कधी गोष्ट तीनशे धान्य दळणारा माणूस हो उंदीर लोकांचे धान्य देणाऱ्या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यात आपल्या आवडत्या माणस खाऊ घालण्याचा विचार केला त्यावेळी तो उंदीर दिनवाणे तोंड करून लांबणाला बाबा रे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही लोकांच्या घरातून मी जे थोडंसं अन्न घेतो ते केवळ पोटा घेतो ही सबब ऐकून तो, तो माणूस म्हणाला अरे मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे हे ऐकून उंदीर म्हणाला बर तर तू आणि मी दोघेही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर आपण दोघेही धान्यावरच आपला धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर तो त्यातले हजार दाणे तू चोरतोस तो माणूस रागावून त्यावर म्हणतो प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरी सुद्धा टाकले तात्पर्य ज्या व्यंगाबद्दल आपण दुसऱ्यास नावे ठेवतो तेच रेंगा आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले तर त्याचा आपल्याला राग येतो पण हा काही न्याय नव्हे तीनशे ऐंशी रिकामा घोडा व ओझे लागलेले गाढव एक रिकामा घोडा व पाठीवर ओझे लागलेले गाढव दोघे रस्त्याने चालत होते त्यांच्या मागून त्यांचा मालक त्यांना हातीत होता चालता चालता ओझ्याने गाढव अगदी खचवून गेले व घोड्यास होणारे मित्रा मी फार माझ्या पाठीवरच थोडं ओझ जर तू तर माझ्यावर उपकार होती त्या कठोर मनाच्या घोड्याने गाढवाची ही विनंती मान्य केली नाही पुढे काही ते गाढव रस्त्यातच ठेव लागून पडले व मरण पावले मग त्याच्या पाठीवरील ओढे व त्याचे प्रेत्याच्या पाठीवर गाजले व त्याला हाती तापल्या घराकडे निघाला तात्पर्य व्यवहारात माणसाने परस्परांना मदत केली नाही सर व्यवहार चालणार नाही इतकेच नव्हे तर प्रसंगी एखाद्यास मदत करण्याचे टाळले असता मागाहून पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो गोष्ट तीनशे एक्क्याऐंशी मसोबा आणि मूर्तीकार भूलोकी जाऊन माणसे आपणास किती मान देतात ते पहावे म्हणून मसोबा माणसाचे रूप घेऊन एका मूर्तिकाराच्या दुकानात गेला तेथे अनेक देवदेवतांच्या मूर्ती होत्या आपण मूर्ती काही घेणार आहोत असे भासून मसोबाने एका देवीच्या मूर्तीकडे बूट दाखवून त्याची किंमत विचारली मूर्तीकाराने सांगितले वीस पैसे मग मारुतीच्या मूर्तीकडे बूट दाखवून त्याची किंमत विचारली असता मूर्तीकार म्हणाला चाळीस पैसे नंतर स्वतःच्या मूर्तीकडे पाहून अभिमानाने त्याने त्याची किंमत सर्वात जास्त असेल नाही कारे त्यावर मूर्तीकाराने उत्तर दिले छे छे त्याची किंमत इतकी कमी आहे की देवीची व मारुतीची मूर्ती विकत घ्याल तर मसोबाची मूर्ती मी फुकट देईन हे उत्तर ऐकून मसोबास वाईट वाटले व तो निमूसपणे तेथून निभून गेला तात्पर्य आपणच लोक फार मान अशा समजुतीने जर कोणी चौकशी करू लागला तर आपण जेवढी आपली किंमत करतो तेवढी लोक करत नाहीत असेच बऱ्याच वेळा आढळते गोष्ट तीनशे ब्याऐंशी साळू आणि लांडगा साळूच्या अंगावरचे बारीक काटे जर हो जो जो जो ला ला। नाही होतील तर तिच्या मांसावर चाव मारू असे एका लांडव्याला वाटते मग तो साळूजवळ जाऊन साळूला म्हणाला शांततेच्या वेळी असं लढाई चालू असल्याप्रमाणे शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन राहणं नाही म्हणून मी तुला सांगतो की तू हे आपल्या अंगावरचे काटे काढून टाक तशी वेळ आलीच तर तुला ते पुन्हा धारण करता येतील त्यावर साळू म्हणाली अरे हल्ली सर्वत्र शांतता आहे असं जरी तुला वाटलं तरी मला तसं वाटत नाही जोपर्यंत तुझ्यासारखे लांडगे माझ्या आसपास फिरताहेत तोपर्यंत लढाई चालूच आहे असं समजून मी अशीच सज्ज होऊन राहणार तात्पर्य शत्रूच्या धुरथापा ऐकून आपल्या हातातील शस्त्रे टाकून देणे म्हणजे आपला जीव धोक्यात राहणे होय गोष्ट तीनशे त्र्याऐंशी ससा आणि एकदा एक ससा मोठ्या गर्वाने म्हणाला अरे माझ्या मी धावणारा प्राणी कोण आहे कासव त्यावर म्हणाले मित्रान तुला जर तुझ्या चपलतेबद्दल गर्व असेल तर चल मी तुझ्याशी धावण्याची पैल लावतो आपण दोघेही एकदम निघून हो। त्या समोरच्या डोंगरापर्यंत जाऊ जर तिथे तू माझ्या अगोदर जाऊन पोहोचलास तर मी तुला पण मी तुझ्यापूर्वी गेलो तर तू मला बक्षीस द्यायचं सशाने ही गोष्ट कबूल केली मग दोघेही एकदम तेथून निघाले परंतु थोड्याच वेळात सशाने कासवाला फारच मागे टाकले नंतर त्याने विचार केला आपल्याला बरेच श्रम झाले आहेत तेव्हा या समोरच्या झाडाखाली आता थोडा वेळ झोपावे हे बरे झोपेतून उठेपर्यंत कासव जर थोडे पुढे गेले तर एका धावे धावेत त्याला आपण मागे टाकू शकू असा विचार करून तो त्या झाडाच्या थंड सावलीत झोपला इकडे कासव हळूहळू चालतच होते ते मध्ये थांबता पैसेच्या ठिकाणी पोहचले व आपल्या चपलतेच्या घमेंडीत तसा त्या झाडाखाली झोपून राहिला तात्पर्य एखाद्याची बुद्धी तीक्ष्ण असून तो जर आळशी असेल तर त्याच्याकडून फारसे काम होणार नाही पण एखादा मंदबुद्धीचा जर सतत उद्योग करत राहील तर तो बरेच काम करू शकेल गोष्ट तो तीनशे चौऱ्याऐंशी माणूस आणि मुंगूस एका माणसाने एक मुंगूस पकडले आणि तो त्याचा जीव घेऊ लागला तेव्हा ते मुंगूस दिनो आणि त्याला म्हणाले बाबा रे मला मारू नकोस मी आजपर्यंत सारखा तुझ्या उपयोगीच पडत आलो आहे मी तुझ्या घरात असल्यामुळे उंदीर आणि साप यांचा उपद्रव तुला होत नाही त्यामुळे माणूस म्हणाला उंदीर आणि साप यांचा तू नाश करतोस ते खरं पण ते तू माझ्यासाठी करीत नाही स्वतःच्या सुखासाठी करतोस शिवाय तुझ्यामुळे उंदराचा उपद्रव जरी कमी झाला आहे तरी तुझ्याकडून मला उपद्रव होतो म्हणून ऐकून घेईन इतके बोलून त्याने स्वार्थासाठी केले त्यामुळे जरी दुसऱ्याचा थोडासा फायदा झाला तरी तो आपण त्यावर उपकार केला असे नाही गोष्ट तीनशे मेंढरे मारून खाणारा कृतज्ञ कुत्रा एका धनगराचा आपल्या कुत्र्यावर फार विश्वास होता जेव्हा त्याला कुठेतरी बाहेर जायचे असेल तेव्हा आपले मेंढरे तो कुत्र्याच्या स्वाधीन करीत असे कुत्र्याने आपली ताकरी इमानाने आणि मन लावून करावी म्हणून तो नेहमी त्याला लोणी भापरी खाऊ घालीत असे पण त्याचा कुत्रा इतक्या विश्वासास पात्र नव्हता त्याचा मार्ग त्याला इतक्या चांगल्या रीतीने वागवित असूनही एखादी मेंढी खाण्यास तो कमी करीत नसे ही त्याची लबाडी एके दिवशी पाहिली तेव्हा तो त्यास ठार मारू लागला त्यावेळी कुत्रा त्याला म्हणाला माझ्याकडून चुकून एक वेळ आकरावर घडला तेवढ्यासाठी अशा निर्दयपणाने माझा जीव घेऊ नका मला मारण्यापेक्षा जो लडा तुमच्या मेंढ्या मारून खातो त्याचा घेत नाही धनगर त्यावर म्हणतो अरे लपाडा लँडग्यापेक्षा आहे कारण लँडगा हा माझा शत्रूच आहे त्याच्यापासून मला अपकार व्हावयाचा आणि मला पक्क ठाऊक असल्यामुळे त्याच्या संबंधाने योग्य ती खबरदारी मी ठेवत असतो परंतु तू माझा विश्वास नोकर असता मी तुला इतक्या चांगल्या रीतीने वागवित असता तू ज्या अर्थी असा कृतज्ञपणा करायला प्रवृत्त झालास त्या अर्थी तू क्षमेला मुरी, पात्र नाही इतके बोलून त्याने त्यास एका जवळच्या झाडा टांगवून त्याचा प्राण घेतला तात्पर्य विश्वासघातकी माणसासारखा भयंकर माणूस दुसरा कोणी नाही व एकदा तसा विश्वासघातकीपणा उघडकी झाल्यावर लोकांनी जर त्याला यथायोग्य शासन केले तर ते योग्यच झाले असे म्हटले पाहिजे गोष्ट तीनशे दोन वाट सरू दोन वाटसरू रस्त्याने बरोबर चालले असता त्यापैकी एकाला रस्त्यावर पडलेली पैशाची पिशवी सापडली ती उचलून घेऊन तो आपल्या सोपत्याला म्हणाला अरे ही पहा मला पैशांची पिशवी सापडली त्यावर सोपती म्हणाला अरे मला सापडली असं का म्हणतो सापल्याला सापडली असं म्हण आपण दोघं बरोबर चाललो आहोत तेव्हा लाभ किंवा हानी जे काय होईल ते दोघांच हे ऐकून पिशवी सापडलेला वाटसरू म्हणाला होत मला सापडलेल्या धनाचा वाटा मी तुला काय म्हणून देऊ मग ते दोघे काहीसे पुढे दिले तो ज्याची पिशवी हरवली होती तो माणूस सरकारचे शिपाई घेऊन त्यांच्या मागून शोध करीत आला त्याला पाहून पिशवी सापडलेला वाट सरू आपल्या सोप्यास म्हणाला आपण वाईट गोष्ट केली सोपट्याने लगेच उत्तर दिले बाबा आता आपण फार वाईट गोष्ट केली असे का म्हणतोस मी फार वाईट गोष्ट केली असे म्हण जर तू मला तुझ्या सुखाचा वाटेकरी केला असत तर मी तुझ्या दुःखाचा वाटेकरी झालो असतो तात्पर्य सुखाच्या वेळी कोणाला विचारणार नाही पण संकटाच्या वेळी मात्र लोकांनी मदत केली पाहिजे अशी समजूपासणे मूर्खपणाचे होय गोष्ट तीनशे सत्याऐंशी साळुंकी आणि इतर पक्षी एक शेतकरी शेतात सागाचे बी पेरीत होता ते पाहून एक साळुंकी इतर पक्ष्यांना म्हणाली अरे तुम्ही जर मनावर घ्याल तर आपण हे बी उकरून याचा नाश करून टाकू कारण हे बी रुजून त्याची झाडे होतात त्यांच्या दोरांनी स्वार्धी लोक जाळी करतात आणि त्या जाळ्यात सापडून आपण आपल्या जीवाला मुक्तो हे ऐकून सर्व पक्षांनी त्या साळुंकीची टर उडवली नंतर काही दिवसांनी ते बी रुजवून त्याची रोपे आली तेव्हा साळुंकीने ती उपटून टाकण्याची सूचना पुन्हा एकदा पक्षांना केली परंतु त्यावेळी ही ही मोठी भविष्यवादी आली आहे असे म्हणून पक्षांनी तिथे उपहास केला मग ज्यांना आपल्या हिताची गोष्ट दुसऱ्यांनी सांगितली असता ही कळत नाही अशा अविचारी प्राण्यांच्या संगतीत राहून आपला जीव धोक्यात राहण्यापेक्षा त्यांची संगत सोडलेली बरी असा विचार करून ती साळुंकी पुढे माणसांच्या वस्तीत येऊन राहिली तात्पर्य आपल्या जातीच्या लोकांना हिताची गोष्ट सांगावी हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे ते बजावल्यावर त्या गोष्टीकडे जर ज्ञाती बांधवांनी लक्ष दिले नाही तर व त्यामुळे नाश होणार हे जर त्यांच्या नाश करून घेण्यापेक्षा त्यांची संगती सोडून द्यावी हे अधिक इष्ट होय गोष्ट तीनशे अठ्ठ्याऐंशी धनगराचे पोर विंतू एके दिवशी एका धनगराचे पोर राण्यात टोळ तो धरत असता तेथे एक विंतू होता तो टोळ आहे असे समजून त्याला धरण्यासाठी त्याने आपला हात पुढे केला तो आपली नांगी वर करून विंचू त्याला म्हणाला अरे तू मला धरलं असत तर माझं काहीच नुकसान झालं नसतं पण उदट माझ्या दमशामुळे तुझ्यावर मात्र कोकलच बसण्याचा प्रसंग आला असता आणि हे धरलेले टोळही सोडून द्यावे लागले असते तात्पर्य जो आपल्या कामात दक्षता ठेवित नाही त्याला एकदा चांगली अद्दल घडली म्हणजे मग तो होतो गोष्ट मुंगी आणि माशी एके दिवशी मुंगी व माशी एकमेकांच्या श्रेष्ठपणाबद्दल वाद घालत होत्या त्यावेळी माशी मुंगीला म्हणाली अगं माझ्या श्रेष्ठत्वाविषयी तर कोणाला संशय नाही तुला ठाऊकच आहे की यत्यागासारख्या धर्मकार्यामध्ये जे जे पदार्थ असतात ते ते अगोदर मी आणि नंतर ते देवाला मिळतात तेवढास किंवा राजवाड्यात मी वाटेल तेव्हा जाते वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्यावेळी बसते राजाच्या दरबारात सुद्धा मला कोणी आडवत नाही राजाच्या मुकुटावरच नव्हे तर त्याच्या नाकावर सुद्धा मी बसते त्याप्रमाणे बिलकुल श्रम न करता वाटेल तो पदार्थ खाते सर इतकी मी श्रेष्ठ असताना तुझ्यासारख्या कशी बरोबरी होईल माशीची ही सर्व बडबड मुंगीने शांतपणे ऐकून घेतली व मग उत्तर दिले अगं थोडा मोठ्यांच्या घरी जाऊन जेवण्यात थोडीशी प्रतिष्ठा मिळते हे खरं पण त्या आमंत्रण असेल तर आमंत्रणाशिवाय आगान तुकासारखं एखाद्याच्या घरी जाऊन जेवण पान निर्लज्जपण आणि यासाठी लोक तुला पानावरून हाकलून देतात राजदरबारात जाण्याच्या आणि राजाच्या राजा मुकुटावर बसण्याच्या तू कितीही गप्पा मार पण परवा मी दाणा घेऊन घराकडे तुझ्या जातीची एक बाई मिटक्या मारत रस्त्यावर पडलेला घाणेळा पदार्थ खात असलेली मी प्रत्यक्ष पाहिली तू म्हणतेस की आपण वाटेल तिथे देवळात जाऊन बसतो तर याच कारण तुला निरुद्योगीपणा आमच्या प्रमाणे तुला घरदार नसल्यामुळे तू वाटेल तिथे जाऊन बसतेस यात काही भूषण आहे असं नाही आमच्यासारखं उद्योग करून दाणा न साठविता आयच्या पीठावर रेघा ओढण्याची सवय तुला आणि म्हणूनच थंडीच्या दिवसात उपाशी मराव लागतं तो आमचं तसं नाही दिवसात वारुळात दाण्याचा संग्रह करून ठेवतो आणि हिवाळ्यात त्या दाण्यावर दिवस काढतो तात्पर्य जो सदुद्योगाने चरितार्थ चालवितो आणि आपल्या श्रमाने जेथाय मिळेल त्यातच समाधानी राहतो त्याची योग्यता शिवऱ्या बावल्याकडे शिंडणाऱ्या दुसऱ्याचे अन्न खाणाऱ्या लोकांपेक्षा नक्कीच मोठी आहे गोष्ट तीनशे गाढव कोल्हा आणि सिंह एक गाढव व एक कोल्हा ज्यांच्यात एक करार झाला की संकटाच्या वेळी परस्परांनी एकमेकांना मदत करावी नंतर दोघे शिकारीसाठी आरळण्यात गेले असता तेथे त्यांची एका सिंहाशी गाठ पडले प्रसंग फार कठीण आहे असे जाणून कोल्हा लवकर पुढे जाऊन सिंहाला भेटला किंवा म्हणाला माझ्या जीवाला धक्का लागणार नाही असे वचन जर दिलं तर हे गाढव तुमच्या हाती देण्याची मी तजवीज करतो सिंहाने ती गोष्ट कबूल केली मग गाढवाजवळ जाऊन कोल्ह्याने त्याला लबाडी करून एका खड्ड्यात पड़ले होती गोष्ट सिंहाला कळवण्यासाठी तो त्याच्या जवळ आला तेव्हा गाढवा आपल्या हाती आला असे पाहून सिंहाने प्रथम कोंढ्याला पंजात पकडून थाडून टाकले व नंतर सावकाश गाढवाला मारून खाल्ले तात्पर्य मित्रांचा विश्वासघात करून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे हे अधंपणाचे होय व त्याचा परिणाम कधीही चांगला होणार नाही गोष्ट तीनशे एक्क्याण्णव कुत्रा आणि कोंबडी एका कोंबडी विकणाऱ्या माणसाने एका कुंपणामध्ये काही कोंबड्या बाळगल्या होत्या त्यातील एक तरी कोंबडी मारून खावी म्हणून एक कुत्रा बरेच दिवस टपून होता परंतु त्या कोंबड्या कुंपणाबाहेर कधीच येत नसत त्यामुळे त्याचा काही उपाय ना व त्याने एक युक्ती केली कुंपणाच्या फटीत तोंड घालून तो, तो त्यांना म्हणाला अरे उंदीर आणि घोषी तुमची अंडी खातात म्हणून तुम्ही नेहमी काळजीत असता त्यापेक्षा मला जर तुम्ही आपल्या कुंपणात राहू द्याल तर त्या दुष्ट प्राण्यांपासून तुमच्या अंड्यांचं मी रक्षण करेन कोंबड्यांना ते खरे वाटले आणि त्यांनी कुत्र्याला हात येऊ दिले एकदा आत प्रवेश मिळताच कुत्र्याने कोंबड्या मारून खाण्याचा सपाटा चालविला तेव्हा कोंबड्याचे डोळे उघडले त्या एकमेकांना म्हणू लागल्या त्या आपल्याच मूर्खपणाचं फळ दुसऱ्याला नावं ठेवण्यात काय उपयोग तात्पर्य अभिचाराने आपले सर्व स्वजी शत्रूच्या स्वाधीन करून बसतात त्यांना त्याचा लवकरच पश्चाताप करण्याची वेळ येते गोष्ट तीनशे साप आणि माणूस एका माणसाचे एक मूल अंगणात खेळत असता त्याला साप चावला व त्याच्या विषाने ते मूल लगेच मरण पावले तेव्हा त्या माणसाला फार राग आला व तो कुऱ्हाड घेऊन त्या सापामध्ये लागला साप बिळात जात असता त्याने त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला त्यामुळे सापाचे थोडेसे शेकूट मात्र तुटले तेव्हा काहीतरी लोभ दाखवून सापाला बाहेर काढावे आणि त्याच्यावर पुरता सूड उगवा या हेतूने दुधाची वाटी बिळाच्या तोंडाजवळ ठेवून तू माणूस त्याला हका मारून म्हणाला मित्रा झालं जालो ते झालं आता तू बाहेर ये आणि हे दूध घे यानंतर आपण एकमेकांत मित्र होऊ यावर साप आतूनच म्हणाला बाबा रे मित्रत्वाची खटपट आता विनाकारण करून नकोस कारण तिता का जो पर मेले मुलापर्य पूर्वी कपकार तीन शे त्रातारा कुतरा कुत ने अपने तरुणपणी फार जनावर शिकार कर लोह संपादन किया पदार्थ खाऊ घात पुढे त्या कुत्र्याला म्हातारपणा आले तेव्हा पूर्वीसारखे शिकारीचे काम त्याच्याकडून होई नासे झाले अशा अवस्थेत दात नव्हते त्यामुळे ससा धरावा इतक्या बळकटपणे धरता आला नाही व तो ओढा ताण करून सुटून गेला ते पाहून त्या मालकास फार राग आला हातातील काठीने तो त्याला मारू लागला तेव्हा तो कुत्रा त्याला म्हणाला अरे कृतज्ञ माणसा क्षणभर थांब आणि तुझी टाकरी मी किती वर्ष इमाने इतबारे केली आहे याचा विचार कर ससा धरण्याच्या कामी मी माझ्याकडून काहीही आळस केला नाही पण माझे दाग पडले त्याला माझा काय इलाज म्हातारपणामुळे माझ्याकडून काम होत नाही पण जर तू माझ्या पूर्वीच्या टाकरीकडे लक्ष देशील तर तुझा माझ्यावरचा राग बराच कमी होईल तात्पर्य ज्याने तारुण्यात आपली ताकळी इमानाने केली त्या नोकऱ्याला त्याच्या म्हातारपणात तूर्पणे वागविणे हे कृतज्ञतेचे लक्षण आहे गोष्ट तीनशे चौऱ्याण्णव लांडगा आणि गाढव एकदा सगळे लांडगे एकत्र होऊन त्यांनी एकमताने आपल्यातल्या एका लांडग्याला आपले नेतृत्व दिले तो लांडगा मोठा लबाड आपमतलबी आणि गोडगोऱ्या होता त्याने दुसरे दिवशी आपल्या सगळ्या जातवाल्यांची एक मोठी सभा भरवली व त्यांना उपदेश केला मित्र आपले हो। सर्वांचे हित चिच्यावर अवलंबून आहे अशी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावी ज्या उदात हेतूने प्रेरित होऊन मी आज ही सभा भरवीत आहे ती गोष्ट म्हणजे स्वार्थ त्याग एकमेकांविषयीची बंधुत्वाची भावना वाढवून सार्वजनिक हित साध्य करून देणारा स्वार्थ त्यागासारखा सद्गुण दुसरा नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवून शिकारी जे काय तुम्हाला मिळेल ते खाण्यापूर्वी आपल्या एखाद्या भोकेलेल्या जाती बांधवाला थोडा तरी भाग द्यायला तुम्ही विसरू नका हे भाषण ऐकून जवळच असलेला एक गाढवच्या दांडग्याला म्हणाला शाबास शाबास किती सुंदर उपदेश हा इतरांनी मात्र आपल्या अन्नाचा भाग आपल्या जाती दिला पाहिजे आणि लांडगे दादा तुम्ही स्वतः मात्र काल आपल्या गुहे त लपवून ठेवलेली ती लठ्ठ मेंढी मेंढी एकटेच खाणार ना शाब्बा शाब्बात याचं नाव स्वार्थ त्याग तात्पर्य जी गोष्ट विरुद्ध जर आपण करू लागलो तर एखादा स्पष्ट बघता आपला उपहास करण्यास चुकणार नाही गोष्ट करडू आणि लांडवा एक करडू मेंढ्यांच्या कळपातून चुकून मागे राहिले असता एका लांडग्याने त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याला ते चुकवण्यासाठी ते एका देवळात जाऊन बसले तेव्हा निरुपाय होऊन लांडगा कप्ताने म्हणाला अरेखा तुला आपल्या जीवाची काहीच काळजी वाटत नाही का आता या देवाचा पुजारी इथे आला मी तुला देवापुढे बळी देऊ देवा लागला तर तो आपलं रक्षण कसं करशील त्यावर करडू म्हणाले बाबा रे पुजाऱ्याने जर मला देवापुढे बळी दिलं तरी तुझ्या भक्षस्थानी पडण्यापेक्षा ते शतपट सांगलं असं मी समजतो तात्पर्य जो एक वेळ आपला नाश करण्याची संधी पाहत होता न दो दोन सापडल्यामुळेनडुक्कर उन्हाळ्यात एके दिवशी इतके कडक ऊन पडले होते की त्यामुळे सगळे प्राणी तहाने अगदी व्यापुळ होऊन गेले अशा वेळेस सिंह आणि रानडुक्कर एका लहानशा डपक्याजवळ एकदम पाणी पिण्यात आले तेव्हा अगोदर पाणी पिण्याचा मान कोणाचा याबद्दल त्यांचे भांडण सुरू झाले व दोघांमध्ये मोठे युद्ध झाले काही वेळाने दोघेही थकून विसावा घेण्यासाठी थांबले असता था। त्या दोघांपैकी दोघणी लढाईत पडेल त्याच्या प्रेतावर धाड घालावी म्हणून आकाशात घेरट्या घालत असलेली काही गिधाडे त्यांच्या दृष्टीस पडली त्यांना पाहता डुक्कर सिंहाला म्हणाले अरे आपण आपापसात आप लढून एकमेकांना मारावं आणि या निच गिधाडांनी आपल्या मांसावर ताव मारावा त्यापेक्षा हे भांडण आपसात मिटवून टाकावं हे चांगलं नाही काम तुम्हालाही ती गोष्ट योग्य वाटली व त्याने ती मान्य केली तात्पर्य दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ही म्हण लक्षात ठेवून जे वेळेवर भांडणे मिटवतात ते बऱ्याच वेळा संकटात पडत नाही गोष्ट तीनशे सत्त्याण्णव पोट आणि अवयव एकदा शरीराच्या इतर अवयवांनी पोटाविरुद्ध बंड पुकारले आपण श्रम करून जे पदार्थ मिळवतो त्याच्यावर हे पोट खुशाल मजा मारते अशी त्यांची तक्रार होती आत हे पोट अन्नाचा एक घासही उचलणार नाही पाय म्हणाले यापुढे या, या लठ्ठ पोटाचा भार आम्ही मिनिट भरही उचलणार नाही याप्रमाणे सर्व अवयवांनी पोटासाठी कोणतेही काम करायचे नाही असा निश्चय केला हा त्यांचा मूर्खपणाचा निश्चय पोटाने त्यांना खुशाल पाळू दिला कारण थोड्याच दिवसात त्यांची चूक लक्षात येऊन ते शुद्धीवर येतील अशी त्याची खात्री होती आणि पुढे तसेच झाले पोटाकडून होणारा रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे सर्व अवयवांना हा आपल्या वेडेप्रमाणे आपापली कामे करण्यास कबूल झाले तात्पर्य मी दुसऱ्यासाठी कोणतेही काम करणार नाही मी आपला एकटा राहीन असे जर कोणी म्हणेल तर ते चालणार नाही कारण जगात प्रत्येकाला दुसऱ्याच्या मदतीची आवश्यकता आहे गोष्ट तीनशे राजा आणि त्याचा लोकर उन्हाळ्याच्या दिवसात एक राजा नगरा नगराबाहेर फिरायला गेला होता तो परत येते वेळी वाटेतील एका सुंदर बागेत शिरला तेथील झाडेवेली यांची शोभा पाहत तो इकडून तिकडे फिरत असता पोशात केलेला त्याचा एक नोकर हातात धारी घेऊन राजा ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी पाणी शिंपित चालला आपल्या या आस्थापूर्वक केलेल्या सेवेने संतुष्ट होऊन राजा आपल्याला बढती देईल अशी त्याची समजूत होती पण ती त्याची वाजवीपेक्षा जास्त आस्था पाहून त्याचा हेतू काय आहे राजा ने जानले वाक मारून मटले अरे तू अपल इतना नहीं सन्तुष्ट हो तुला कहीं तरी बी जर तुझी समझूत मैं तुला स्पष्ट संगत की अपनी समझूत तू जित लवकर कांग्पर्य का लघड़पना वो वाजवीपेक्षा जास्त खुशामती करणाऱ्या माणसाचा सोडण्यास कंटाळा येतो गोष्ट तीनशे नव्याण्णव बोकड आणि कुत्रा एके दिवशी एका धनगराच्या घरी मेजवानी होती म्हणून एका बोकडाला मारण्यासाठी त्याने त्याचे कान धरून आपल्याकडे ओढले तेव्हा बोकड धडपडत ओरडू लागला ते पाहून जवळच धनगराचा कुत्रा होता तो बोकडाला म्हणाला अरे आपला मालक माझे कान नेहमी धरतो पण मी कधी आवाज खत नाही आणि आज एकदा तुझे कान धरतात तो इतका धडपडतोस ते काय म्हणून त्यावर बोकड म्हणाला अरे आपला मालक तुझे, तुझे कान धरतो तेव्हा त्याला तुला जवळ घेऊन तुझे लाड करायचे असतात आणि त्याने माझे कान धरले ते मला जवळ ओढून ठार मारण्यासाठी तात्पर्य एकच गोष्ट वेगवेगळ्या हेतूने केले असता तिचे परिणामही वेगळेच होतात गोष्ट चारशे माणूस व दोन धोळ्या प्रत्येक माणसाच्या गळ्यात दोन धोळ्या अडकवलेल्या असतात एक पाठीमागच्या बाजूला तर दुसरी पुढच्या बाजूला पीमागच बाजूला जी जोड़े तिचात मनसा स्वत भर लेत दुसर से दोष भर लेते किणसा अपने स्वत नहीं पुसे दोष अचूक द